श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या सरस्वती सर्वे ना श्री गुरुदत्ताय नम गुरुदीपकास म्हणाले रामाने राजाचा वध केल्याचे शोकसंतप्त होऊन ते म्हणाले हाय हाय आज ईश्वर आमच्यावर कोपला काय नित्य प्रकाश मान प्रताप रूपी सूर्य असा असताला कसा गेला त्रिभुवनात ज्याचा दरारा जो देव वासुर यांना शिक्षा करीत व ज्याच्या केवळ स्मरणाने ही पोटात धडकी भरे तो आज एका ऋषीच्या पोरा हाती धरणीवर कसाबरी पडला आम्हाला भ्रम झाला की हे स्वप्नात पाहत आहोत काजव्याने सूर्याला झाकून टाकले का कोल्ह्याने ऐरावत गिळला गांडुळाने शेषाला गिळले की उंदिराने मेरू पर्वत ओलथ टाकला सर्पाने आपल्या फड्याने गरुडाला झडप मारली की अर्भकाने खडा मारून चंद्र मंडळ कदाचित या सर्व गोष्टी घडतील परंतु त्याहून अवघड गड़ अशीही घडली हे आम्हाला खरे तरी वाटेल काय असा शोक करत अर्जुनाचे सर्व पुत्र एकत्र युद्ध भूमीत आले व पित्याच्या शवाला पाहून नाना प्रकारांनी शोक केला पित्याचे गुण आठवून सर्व पुत्र मूर्छित झाले व देहभान विसरले भानावर आल्यावर त्यांनी प्रतिज्ञा केली की पित्याची हत्या करणाऱ्यास ठार करू तेव्हाच त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ अशी प्रतिज्ञा करून पित्याचा देह नेऊन त्याचा यथाविधी संस्कार करून औरध्वदेही केले नंतर त्यांनी चहूकडे फिरून रामाचा शोध घेतला तेव्हा राम आश्रमाकडे आला असल्याचे समजले बरोबर सैन्य घेऊन अर्जुनाचे पुत्र जमदग्नीच्या आश्रमाकडे आले व आश्रमास वेढा देऊन राहिले त्यापूर्वी राम आपल्या बंधूंचा गेला होता अर्जुनाचे पुत्र आश्रमात प्रवेश करून इकडे तिकडे रामाला शोधू लागले तेव्हा यज्ञशाळे जवळ आल्यावर त्यांना जमदग्नी मुनी दिसले एखादी गाय पाहताच यवन धावून येतात त्याप्रमाणे त्या, त्या दुर्जनांनी जाऊन मुनी धरले अंतकाळीच्या यमदूतांप्रमाणे अर्जुनाचे पुत्र दिसू लागले रेणुका भयभीत होऊन म्हणाली हे आता घात करतील काय वाघाने गायीला धरावे त्याप्रमाणे त्यांनी मुनीला धरले रेणुकेने त्रस्त होऊन त्यांची दीनपणाने विनविनी केली अहो कृपावंता माझी विनविनी ऐका हे पाप का करता मनात विवेक धरा त्याने उभय लोकांची प्राप्ती होईल तुम्ही दाते आहात म्हणून मी पदर पसरून मागते की मला सौभाग्य दान द्या व सन्मान करा मी तुमची बहीण तुम्हाला शपथ घालते तुम्ही माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करा तुम्ही धनवान श्रीमंत आणि आम्ही तुमचे आश्रित आहोत पतीचे प्राण वाचवा एवढेच दान मी मागते माझे संकट दूर करा पदर पसरून मी सौभाग्याचे दान तुमच्या पाशी मागते ते सादर द्या माझा हिरबोड करू नका पुत्राच्या अपराधामुळे जर तुम्हाला कोप आला असेल तर एकदा आता प्रसन्न व्हा रेणुकीने जरी अशी नाना प्रकारे त्यांची बिनविनी केली तरी त्या दुष्ट वैर्यांच्या हृदयाला पाजर फुटला नाही जमदग्नी दिनवानीने त्या पुत्रांना म्हणाले माझा आशीर्वाद घेऊन संतुष्ट होऊन मागे जा तुम्ही माझे ऐका शांत व्हा आणि परत जा स्वतःच्या कुलाचे रक्षण करा ब्राह्मणाची हत्या हा मोठा दोष आहे त्याने तुमच्या कुलाचा सर्वनाश होईल म्हणून तुम्ही रोषाचा त्याग करा आम्ही तुमचे गुरु असून तुम्ही आमचे शिष्य आहात तेव्हा अशा प्रकारच्या हिंसेला सर्वथा धूर सारा मुनींनी त्यांना सानाना प्रकारे उपदेश केला परंतु त्या दुर्बुद्धी वैर्यांचा वैर्यांच्या मनास तो पटला नाही हातात तलवारी घेऊन जमदग्नींना मारण्यास ते वैरी उद्युक्त होताच रेणुकीने मान पुढे करून म्हटले आधी माला मारा पतींचे प्राण वाचवा किंवा आधी माझी मान तोडा असे म्हणून आकांत करून ती भूमीवर पडली खाटकाने जरी अशा गोष्टी ऐकल्या तर त्याच्या पोटात दया उत्पन्न होऊन तो मागे सरला असता पण हे पुत्र त्याहूनही हलके निघाले त्या हल निष्ठुरांना दया आली नाही त्यांनी तिला दूर ढकलून देऊन मुनीचे शिर छेदले त्याबरोबर सती रेणुकीने आक्रंदन करून शोक करण्यास प्रारंभ केला हाज हाज काय हे संकटाले। आले ह्या कठीण प्रसंगी माझा पुत्र राम कोठे गेला राजाच्या पुत्रांनी नम्रता झुगारून देऊन कठोरपणाने हा अन्याय प्रलय मांडला आहे मी आता करू तरी काय तो माझा मुलगा का बरे लवकर येत नाही हाज हाज मी भयाने व्याकुळ होऊन एवढी आकांत करते आहे रामा रामा म्हणून हाक मारूनही तो राम अजून येत नाही त्याच्या वाचून मी धीर कसा धरू हरी हरी या निर्दयांना यत्किंचित दया येत नाही याप्रमाणे त्या सतीने दुखाने आक्रंदन केले परंतु राजाच्या दुष्टपुत्रांनी तिचा विलाप मनावर घेतला नाही पापाची भीती न बाळगता त्या वीरांनी मुनीचे शीर तोडले व ते महाक्रूर पापी सत्वर नगरीला निघून गेले राम आज लपून राहिलासला, तरी उद्या पुन्हा येऊन त्याचा प्राण घेऊ व पितृणातून मुक्त होवू, असा विचार त्यांनी केला ते दुष्टमनात आनंद मानून स्वतःला कृतार्थ समजून नगरीत पोहोचले इकडे रेणुका विलाप करू लागली ती म्हणाली माझे हे कसले पाप उद्भवले की जे अपार ताप देईल हाय हाय मी आता काय करू असे म्हणून ती रामाची माता पाय आपटून छाती व डोके बडवून घेऊ लागली तिचा शोक ऐकून तापस लोक तेथे आले व तिला नाना प्रकारे विवेक सांगून तिचे सांत्वन करू लागले परंतु तिचा शोक शमला नाही लोक तिला समजावू लागले तरीही तिचे मनखिन्न राहिले ती म्हणाली मी दीन झाले तरी पुत्र अजून का येत नाही अरे रामा तू दूर गेल्याची संधी साधून शत्रू आले तू त्वरेने ये आता मी कशी जिवंत राहू सांग हे घर शून्य झाले आहे तू एकदाच आपले मुख दाखव म्हणजे मी ते पाहून प्राण सोडून जाते दुष्टांनी माझे सौभाग्य लुटले माझे कपाळ फुटले दैवाने विपरीत केले व माझे जीवन संपले आता कशासाठी जगावे व विरहाचे दुःख कोणी सोसावे पतीच्या मागेनं राहणे हा माझा निर्धार आहे रामा अरे त्वरेने ये रे तुला किती हाका मारू माझे आयुष्य आता संपले आहे शेवटी तरी आपले गोजीरवाणी रूप दाखव माझे पती मार्गात माझी प्रतीक्षा करीत आहेत आता माझे प्राण राहत नाहीत म्हणून शेवटची भेट दे असा विलाप त्या सतीनी केला इकडे रामाला बनात अपशकून होऊ लागले ते पाहून मनात भयभीत होऊन तो नाना तर्क करू लागला तो विचार करू लागला हे मृग उलट दिशेने का जात आहेत ह्या दिशा काळवंडल्यासारख्या दिसतात हे भालू पुढे येऊन का भुंकत आहेत काही कळत नाही सूर्य मंडळाला छिद्र दिसते आहे माझ्या छातीत धडकी भरते आहे आणि कारणाविना माझ्या कंठाला शोष पडतो आहे माझा डावाबाहू व नयन स्फुरण पावतो आहे ह्याचे कारण काय असावे काहीतरी दारुण दुःख येणार असे वाटते असा विचार करून मनात खिन्न होऊन हातात परशु घेऊन राम त्वरेने आश्रमाकडे परत निघाला आश्रमात येऊन सर्व अनर्थ ऐकून तो दीनपणाने शोक करू लागला हा तात आम्हाला ह्या टाकून अनाथ करून कोठे निघून गेलात आम्हाला का सोडलेत माझ्या करता हा तुमचा घात झाला मी तुमचा पुत्र नसून शत्रू आहे मुनींचे गुण रामाला दारुण शोक झाला तो म्हणाला आता माझे कोण रक्षण करील माझा आधार नाहीसा झाला आता मला धीर धरवत नाही असे म्हणून रामाने धरणीवर अंग टाकले त्याचे डोळे अश्रुंनी भरले जमिनीवर गडबडा लोळ तो म्हणाला आता माझे हे तोंड काळे झाले पित्याबद्दलचा शोक न आवरून तो मनात अतिशय घाबरला व म्हणाला मरण तर बरे म्हणजे लोकापवाद उरणार नाही असा शोक करून मग डोळे पुसण म्हणाला शत्रूच्या पुराला जाऊन मी त्याला मारून येईन त्याला मारले तरच मी पितृऋणातून मुक्त होईन अन्यथा नरकात पडेन असे म्हणून भुगुनंदनाने हातात परशु घेचला व शत्रूचा निपात करण्याकरता तो बाहेर पडला त्याची ती तयारी पाहून माता व बंधू यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ते मनावर घेतले नाही तो त्वरेने धावत निघाला आपल्या हाकांनी त्याने दशदिशा गाजविल्या इकडे तिकडे नजर न टाकता तो सरळ चालला मनोवेगाने तो महिष्मती नगरीस पोचला व शत्रूला हाक देऊन म्हणाला आता माझ्याशी युद्ध करा मी आश्रमात नसल्यावेळी तुम्ही घात करून माझ्या पित्याला व्यर्थ मारलेत ह्यात काय मिळविलेत मी तुमच्या पित्याला युद्धात मारले जर तुम्हाला सूडच घ्यावायचा होता तर माझ्याशी युद्ध का केले नाहीत निरपराधी महामुनींना मारून चोराप्रमाणे पळून आलात म्हणून मी आलो जे सैन्य घेऊन तुम्ही मुनीचा वध केला त्याच सैन्याच्या आधाराने आता माझ्याशी युद्ध करा असे कठोर शब्द बोलून हातात परशु घेऊन भृगनंदनाने कोपाने शत्रूचे कंदन केले त्याने कित्येकांचे हात तोडले कित्येकांचे डोळे फोडले कित्येकांची पोटे फाडली व कित्येकांना भूमीवर पाडले असे युद्ध करून सैन्याचे निर्धारण करून त्याने अर्जुनाचे सर्व पुत्रांचे शिर तोडून मारले त्याने तटबंदी फोडली राजवाडी पाडले ध्वज पताका मोडून टाकल्या व रक्षकांना मार दिला सर्व वीरांना मारून पुरी रिकामी करून परत स्वतःच्या आश्रमाकडे तो परतला व मातेला म्हणाला ज्या दुष्टांनी पित्याला मारले त्यांना मी यमसदनी पाठविले आहे सर्व सैन्य नष्ट केले शत्रूंची पुरी फोडली परंतु क्षेत्रकुळ म्हणजे गर्भावस्थेतील बाळके राहिले असल्याने मना अद्याप समाधान पावले नाही असे म्हणून रामाने त्यावेळी प्रतिज्ञा केली तो म्हणाला हे भूमंडळ मी एक वीस वेळा फिरेन आणि स्वतःच्या पराक्रमाने ते क्षत्रिय रहित करीन क्षत्रियांचे बीजस नाहीसे करून त्यांच्या रक्ताने पाच तलाव भरून त्या ठिकाणी मी तर्पण करीन तेव्हाच पितृऋणापासून मुक्त होईन अशी त्याने गर्जून प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा ऐकून रेणुका म्हणाली तू धन्य धन्य पुत्र आहेस केलेली प्रतिज्ञा सत्य कर पतीच्या मार्गाचे चिंतन करत मी सहगमन करून परलोकी जाईन हा आमचा धर्मजान सहगमन झाल्यावर अंत्येष्टिक्रिया कर मग क्षत्रियांचा संभार करून तू प्रतिज्ञा सिद्ध कर दत्तात्रेयांचा भक्त अर्जुन ह्याचा तू घात केला आहेस श्री दत्तकोपले तर तुझा शेवट करतील ते अतिशय पराक्रमी आहेत त्यांच्यासमोर कोण जाईल परंतु ते भक्तवत्सल आहेत तेव्हा तू माझे आईक श्री दत्तात्रेयांची कृपा झाल्या वाचून तुझा हेतू पुरा होणार नाही हे निर्विवाद हे मिथ्या नाही तरी रामा मी युक्ती करून तुला श्री दत्तांचे दर्शन घडवीन त्याने तुला पुरुषार्थ प्राप्ती होईल श्री दत्तांच्या प्रसादानेच मी तुला त्यांचे पदरात घालीन व नंतर मी सहगमन करीन मग तू आपली प्रतिज्ञा सत्य या कर याप्रमाणे करशील तर विघ्न येणार नाहीत अन्यथा बालबुद्धी करून दत्तांची कृपा झाल्यावर तू प्रत्यक्ष काळाचाही गळा तोडशील तर मग ह्या निर्बळ क्षत्रियांचा पाड काय तू एकावडीत एकीकडे मुनींचा देह व दुसरीकडे मला ठेव ती कावड उचलून घेऊन दक्षिणेच्या मार्गाने तू चालू लाग जेथे आकाशवाणी ऐकू येईल तेथे माला उतरवून ठेव व क्रिया कर तेथे तुला योगनिष्ठ ब्राह्मण व योग्य आचार्य मिळेल व माझे सहगमन यथासांग घडेल रेणुका मातेचे असे वचन रामाने मान्य केले एक कावड तयार करून दोघांना आदराने ठेवले एका पारड्यात तेलामध्ये पितृ शव ठेवले व दुसरीकडे रेणुकेला बसविले कावड उचलून खांद्यावर घेऊन कांद्यकुब देशातून तो दक्षिणेकडे चालू लागला वाटेत त्याने अनेक स्थाने तीर्थे पुरे तापसांचे आश्रम व अरण्ये पाहिली धर्मज्ञ पितृभक्त व पितृवचन पाळणारासा तो अनेक पर्वत ओलांडून सै्य पर्वतावर पोहोचला तो तेथे आकाशवाणीची गर्जना झाली हे रामा तू येथे पित्याचा संस्कार कर तुला योग्य आचार्य मिळेल तुझे कार्य सफल होईल आणि जय मिळून पूर्ण मनोरथ पूर्ण होईल रामाने अशी आकाशवाणी ऐकून आईला म्हटले माते तू ही ऐकली असशीलच तरी आता येथे उतरून तुझ्या सांगण्याप्रमाणे करून आज्ञा पाळतो माझ्या चित्तात काही अनमान नाही रामाने म्हटल्यावर रेणुका म्हणाली तू आता आम्हाला खाली उतरून ब्रम्हनिष्ठ व्यक्तीला शोध मग रामानेती कावडाश्रमाजवळ उतरविली आश्रमात एका तापसाला पाहून त्याला फार आनंद वाटला इपरहंस परीव्राजकाचार्यव श्री सद्गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्मे डावाशोध्याय गुरुदेव दत्तात्रपणस्तू सरस्वती करी वल्लभ न हरी पत्ता ते आ